श्री योगवासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्गपंचवीसवा श्री वसिष्ठ म्हणाले राघवा याप्रमाणे सांगणाऱ्या त्या पक्षाला प्राणवायूची गती असते कशी असे मी पुन्हा विचारणे त्यावर श्री भूषुंडांनी सांगितले हे मुने स्वत सर्व जाणत असूनही केवळ मौजेने मला कशाला विचारतोस पण तू विचारलेच आहेस म्हणून सांगतो ऐ हे ब्रह्मन हा शक्ति युक्त सदा गतिमानाण सभा देहतो प्राणा की गति ऊर्ध है वशिष्ठ मुने हा अपान ही स्पंद सदा गमन करना सभाह्य अभ्यंतर देहात है परंतु हा अपान अधोगतिमान है ज्यादा जागेपणी व निज्ला हा उत्तम प्राणायाम चालूच त्यार्थी तोच प्राणायाम कल्पनासाठी हे तज्ज्ञ तू ऐ कमल छिद्रातून प्राणाचे जे स्वभावताच यज्ञा वाचून बाह्योन्मुखत्व म्हणजे स्वभावताच बाहेर येऊ लागणे याला बुद्धिमान योगी रेचक असे म्हणतात हृदयातून मूर्धास्थानापर्यंत प्रश्वासंगतीचा जो अर्धा मार्ग तो यातील रेचक आहे असे समजावे मुर्धादी स्थानापासून बाहेर बारा अंगुळेपर्यंत संचाराच्या अर्ध्या वाटेपर्यंत प्राणाचा जो अंग स्पर्श त्याला पूरक म्हणतात यत्नांपासून स्वभावताच अपान वायू बाहेरून आत जोराने प्रवेश करू लागला असता जो नासागरापासून मुर्धेपर्यंतच मुर्धेपासून हृदयापर्यंत वायूचा स्पर्श होतो अशा दोन प्रकारचा अंतःपूरक असतो अपान अस्त पावला असता प्राण पुन्हा हृदयात जोवर उदय पावत नाही तोपर्यंत जी अवस्था असते ती अंतःकुंभकावस्था होय योगी लोक तिचा अनुभव घेतात नासागराच्या बाहेर बारा अंगुलापर्यंत जे अपानाचे उदयस्थान आहे त्यातही रेचक कुंभक व पूरक अशा तीन प्रकारे प्राणायाम होतो सर्वकाली असणारे व कोणत्याही प्रकारच्या यतना वाचून आपोआप होणारे जे रेचकादिक बुद्धिमानानी सांगितले आहेत ते हे महामते तू ऐक बारा अंगुल प्रमाणाच्या बाह्य प्रदेशापासून अभिमुख होऊन राहिलेला जो वायू त्याच्या त्या स्वाभाविक बाह्यपूरकाधिकांनुसे बाह्य प्रदेशात चिंतन करावे तयार होऊन मातीबाहेर न आलेल्या घटाची जशी स्थिती होते त्याप्रमाणे अपानाची नासागराच्या अगदी समोरिल द्वादिशांगुल प्रदेशातील वायूमध्ये जी नित्यस्थिती तिलाच ज्ञानी बाह्यकुंभक म्हणतात बाहेर जायला तयार असलेल्या वायूची जी हृदयापासून नासागरापर्यंत गती तिला योग्य जन पहिला बाह्यपूरक असे म्हणतात नंतर नाशिकाग्रापासूनही निघून बारा अंगुलापर्यंत बाहेरील गती त्या वायूच्या गतीला बुद्धिमान दुसरा बाह्यपूरक समजतात प्राण बाहेर अस्तपावल्यापासून पुन्हा अपानाचा उगम होईपर्यंत जो पूर्ण समावस्थेत असलेला वायू त्याला बाहेरील कुंभ समजतात अपानाचा प्रस्पंद उत्पन्न होण्यापूर्वी त्याचे जे अंतर्मुखत्व प्रस्पंदास तयार होणे त्यास बाह्यरेचक समजावे त्याचे चिंतन केले असता तो मुक्ती देतो बाहेर अंगुल प्रदेशापासून उत्पन्न होऊन नासागरापर्यंत चलनाने अपानाची जी स्वरूपाभिव्यक्ती व त्यामुळे त्याची होणारी जी पुष्टी तिला बाहेरील दुसरा पूरक मणावी। जो योगी प्राणाया प्राणापानाचा स्वभावभूत बाह्य व अभ्यंतर कुंभकादिकांची सतत उपासना करतो तो पुनरपी उत्पन्न होत नाही हे महामते देह वायूंच्या स्वभावभूत असलेल्या या आठ अंगभूत प्राणांचे मुक्ती देणारे होतात व हे मी तुला सांगितले स्वभावत अतिशय चंचल असलेले हे वायू जाता येता स्थिर असताना जागेपणी व झोपेतही वर सांगितल्याप्रमाणे अभ्यास केला असता काही काळानंतर निरोधावस्थेस प्राप्त होतात तेव्हा मनानेच या कुंभकादिकांचे सतत अनुसरण करणारा मनुष्य जे करतो व जे खातो त्याचा आत करता नसतो म्हणजे यांच्या अनुसंधानाने त्याच्या कर्तृत्व भोक्तृत्वादी अभिमानही जातो याप्रमाणे अभ्यास करणाऱ्याला काही दिवसांनी कैवल्य परत प्राप्त होते ब्राह्मण हा कुत्र्याची आतडी कुत्र्याची कातडी वापरून केलेल्या पिशवीत असलेल्या दुधादींवर जशी प्रीती ठेवत नाही त्याप्रमाणे या प्राणायामाचा अभ्यास करणाऱ्या पुरुषाचे चित्त बाह्यविषयवृत्तींमध्ये आसक्ती धरत नाही या दृष्टीचा आश्रय करून जे कृतकृत्य कुरत होऊन राहिलेले असतात त्यांना सर्व प्राप्तव्य प्राप्त झालेले असते तेच खरोखर अखिन असतात उभे राहतात जाताना उभे राहताना जाताना निसताना जागताना वगैरे सतत जर या दृष्टीने चिंतन केले तर बंधन प्राप्त होत नाही प्राणापानांच्या चिंतनाने ज्यांना यथार्थ बोध झाला आहे ते कामादी मला व मोह आदी शांत झालेल्या अवस्थेत स्वच्छचित्ताने हृदयस्थ प्रत्येकात्म्यामध्ये राहतात सदा आणि सर्वकर्मे करणाराही निर्मल ज्ञानी पुरुष प्राणापानांच्या गतीच्या चिंतनात लागला तर सर्वथा स्वरूपात स्थित होतो व सुखानुभव घेतो हे ब्रह्मण प्राणाचा अभ्युदय हृदयस्थ कमलपत्रापासून होतो व बाहेर बारा अंगुलप्रमाण प्रदेशात हा प्राण अस्त पावतो हे मुने अपानाचा उदय बाहेरील बारा अंगुलप्रमाण प्रदेशापासून होतो व हृदयातील कमलात त्याचा अस्त होतो प्राण ज्या आकाश प्रदेशात समाप्त होतो त्याच आकाशस्थानातून हा अपान त्यानंतर आत येतो बाह्य आकाशात जायला तयार झालेला पण अग्नीच्या ज्वालेप्रमाणे ऊर्ध्वगतीने वर वाहतो वर हृदयाकडे जायला तयार झालेला अपान पाण्यामध्ये पाण्याप्रमाणे निम्नभागी किंवा खाली खाली वाहतो अपान चंद्रमा आहे तो बाहेरून देहाला पुष्ट करतो प्राण हा सूर्य किंवा अग्नी आहे तो आतून या शरीराला पक्व करतो प्राण सूर्य आहे असे चिंतन करावे तो प्रतिक्षणी हृदयाकाशाला संतप्त करून अगदी उंच जाऊन मुखाच्या अग्रभागाच्या आकाशाला संतप्त करतो अपाराचे चंद्रदृष्ट्या चिंतन करावे तो अगोदर मुखाच्या अग्रभागाला आर्द्र करून मग एका निमेशानंतर हृदयाकाशासष्ट करतो अपान चंद्राची शेवटची कला ज्या द्वादशांगुलापर्यंत बाह्य आकाशाने उपलक्षित होणाऱ्या ब्रह्मात अपान चंद्राने ग्रासली आहे त्या पदाला प्राप्त झाल्यावर मनुष्य पुन्हा जन्माला येत नाही आता सभाह्याभ्यंतर आकाशात प्राणच सूर्य होतो आणि मागून तोच आल्हाद देणारा चंद्र होतो पुढे तो प्राणच शरीराला आल्हाद देणाऱ्या चंद्रत्वाचा त्याग करून एका क्षणात सूर्यत्वास म्हणजे पर्यायाने एकाच वायूच्या वर सांगितलेल्या दोन शक्ती उद्भवतात असे चिंतन करावे बाहेर बारा अंगुल प्रमाण प्रदेशात पसरलेला प्राण जोवर सूर्यत्व म्हणजे उष्णत्व सोडून शीतत्वास प्राप्त झाला नाही प्राणापानाची संधी अवस्था असते या अवस्थेत देहाचा बाहेर प्राणाचा देहाच्या असल्यामुळे आत्म्याचे देहर ही तत्व, निष्क्रियत्व निर्मनस्व इत्यादी वास्तविक स्वभाव कसे संभवतात याचा विचार केला जातो त्या बाह्य वेळी देहादी देशपरिच्छेद व सूर्यचंद्ररूप प्राणापारांच्या क्रियांमुळे होणारा आयुक्काल परिच्छेद यांचा अभाव असल्यामुळे योगी देशकालरहित स्वात्म्यामध्येच प्रतिष्ठित होतो त्यामुळे शोक करत नाही त्याचप्रमाणे अंतक कुंभकाच्या वेळी हृदयातील प्राणापानांच्या संधीत प्रतिष्ठित झालेल्या मनाला त्याचे अधिष्ठान जे परमात्मतत्व त्याचा साक्षात्कार अवश्य होत असल्यामुळे ते मन पुनरपी उत्पन्न होत नाही किंवा हृदयस्थ स्वात्मा हाच प्राणसूर्य आहे तोच अपान होऊन चंद्र रूपाने उदय व अस्त पाहतो व तोच व्यानादि किरणांच्या रूपाने शरीरात जाणे येणे इत्यादी व्यवहार करतो त्या वाचून दुसरा कोणी नाही अशी जो उपासना करतो त्याला आत्मज्ञान होते उदय व अस्त यासहित चंद्र त्याचे किरण त्याचे जाणे येणे आणि सूर्य देव यांना जो हृदयात पाहू शकतो तोच खरा ज्ञाने बाहेरील अंधकार क्षीण झाला किंवा न झाला तरी आत्मसाक्षात्कार रूप सिद्धी मिळत नाही यासाठी हृदयातील अज्ञानरूप अंधकाराचा क्षय करावा त्याचा क्षय झाला असता उत्तम सिद्धी प्राप्त होते शिवाय ब्रह्मतमाची कल्पनाही हृदयस्थ तमामुळे होत असते तेव्हा हृदयस्थ अज्ञानाक्ष तमाचा क्षय झाला की बाह्य अज्ञानावरण रूप तमाचाही क्षय अवश्य होतोच बाह्यतमाचा क्षय झाला असता जगद्रूपाचा प्रकाश होतो पण हृदयस्तमाचा क्षय झाला की हे मुने आत्मप्रकाश होतो यासाठी हृदयातील अज्ञानाचा क्षय करणाऱ्या व ज्ञात झाल्याने विशेष मुक्ती देणाऱ्या प्राणसूर्याला उदय व अस्त यासह अवलोकन करावे हृदयकमलाच्या ज्या गुहेत अपानचंद्र अस्त पावतो त्याच स्थानापासून बाहेर जाण्यासाठी उन्मुख झालेल्या प्राणसूर्य आत उदय पावतो म्हणजे हृदय कमलापासून प्राण उदय पावतो ऊन सर्व बाजूनी नाहीसे झाले असता त्याच्या मागोमाग छाया जशी येते त्याप्रमाणे प्राण अस्त पावला असता तो जेथे अस्त पावतो त्याच बाह्याकाशापासून अपान त्याच क्षणी उदय पावतो हे सद्बुद्धिमान मुने प्राण्यांच्या जन्मभूमीत अपान नष्ट झाला आहे व अपानाच्या जन्मभूमीत प्राण नष्ट झाला आहे असे तू जाण प्राण अस्त पावला असता व अपान उदयोन्मुख झाला असता बहित कुंभकाचा चिरकाल आश्रय केल्याने योगी पुन्हा शोक करत नाही त्याचप्रमाणे अपान अस्त पाहून प्राण किंचित उदयोन्मुख झाला असता अंतकुंभकाचा चिरकाल आश्रय केल्याने योगी पुन्हा शोक करत नाही अर्थात प्राण व अपान यांच्या उदयोन्मुखतेचाच निरोध करावा 12 अंगुल प्रमाणाचे जे अपानाच्या उदयाचे बाह्याकाशातील स्थान त्याच्या पलीकडे म्हणजे सोळा अंगुले दूर पसरणाऱ्या प्राणाच्या रेचकाचा आश्रय करून निशेष वायुचे से रेचन के स्वच्छ कुंभका अभ्यास करना रा दुखी होत नहीं अपान नासिकाचिद्रत आत प्रवेश करू लगला तो बाह्य रेचका आधार व प्राणा पूरण करना आत प्रविट्ट देहांतर्गत पूरक है अभी उपासना केस योगी पुनः जन्म घत नहीं ज्यादयाशत ब्रह्म प्राण व अपान हे दोन्ही विलीन झालेले असतात त्या शांत आत्मपदाचा आश्रय केल्याने पुरुष संतप्त होत नाही अपान प्राणाचे भक्षण करण्यास तयार झाला असता बाहेर म्हणजे प्राणाच्या लयाचे अधिष्ठान अशा मध्ये सर्वांचा बाध करून देश काल वस्तू चिन्मात्र स्वभाव आहे असा विचार केल्याने मनुष्य पुन्हा शोक करीत नाही त्याचप्रमाणे हृदयात प्राण अपानाचे भक्षण करण्यास तयार झाला असता आत व बाहेर सर्वार्ध रूपरूपाने असलेल्या छितमध्ये देहाधिकांचा बाध करून देशकालाला तद्रूप पाहणारे मन पुन्हा उत्पन्न होत नाही बाहेर व आत अशा प्रकारे या स्थानी प्राण अपानाकडून व अपान प्राणाकडून भक्षण केले जातात स्थाने प्राणापा सह देश व काल ही खाल जता है प्राणा अस्त्र व अदयला नहीं अदीक्षण ती अवस्था सर्व प्राणी परिचया है परंतु सामान्य प्राणी तिला जा योगी जानाया सिद्ध बाह्य योगी ब्रह्मपदच सम तसाच यत्नावाचून सहज सिद्ध झालेला तो अंतस्त कुंभ तो परमपद आहे हेच ते आत्म्याचे रूप हीच ती शुद्ध परमचित आहे हेच ते सदा प्रकाशमान पद आहे या पदाला प्राप्त होऊन योगी शोक करत नाही पुष्पाच्या आत जसा सुवास त्याप्रमाणे प्राणाच्या आत ते तत्व अवस्थित आहे पण तो आत्मा प्राण नव्हे व अपानही नव्हे तथापि त्याचा परिचय होण्यासाठी तो प्राणाचा आत आहे असे म्हटले आहे सारांश आम्ही त्या निरुपाधिक चिदात्म्याची उपासना करतो जला जसा आसवा त्याप्रमाणे अपानाच्या आत अवस्थित असलेल्या चिदात्म्याची आम्ही नित्य उपासना करतो तो सजीव नवे व निर्जीव ही नव्हे प्राणक्षयाची अखेर आणि अपानाच्या शेवटचा अंत अशा प्राणापानांच्या मध्ये असणाऱ्या चिदात्म्याची आम्ही उपासना करतो प्राणाच्या प्राणनादि व्यापाराचे निमित्त जीवाचे श्रेष्ठ जीवन निमित्त व देहाचे श्रेष्ठ धारण अशा छिदात्म्याची आम्ही उपासना करतो मनाच्या मननाचे अबाधित निमित्त बुद्धीचे मुख्य ज्ञान सामर्थ्य अहंकाराच्या अहंकृतीचे निमित्त अशा छिदात्म्याची आम्ही उपासना करतो ज्याद्य सर्व है ज्यादा हे सर्वे जे हे सर्व व जे सर्वत है जे सर्वमय व नित्य है तै्तत्वा उपासना करी सर्व ज्योति पुण्यकारक ज्योति जे सर्व पावन से पावन जे खरोखर मन बुद्धि इत्यादि विकार स्वभापस चित्त न हो चित्तत्वा उपासना करो जेथे अपान अस्त पावला व प्राण उदय पावला नाही अशा संधीक्षणात जे कल्पना रूप कलंकाने रित असलेले चित्तत्व त्याची आम्ही उपासना करतो जेथे अपान उदय पावला नाही व प्राण अस्त पावला आहे अशा नासागराने उपलक्षित होणारा बारा अंगुल प्रमाण आकाश हाच आवर्त आहे त्या चित्तत्वाची आम्ही उपासना करतो जेथे प्राण अस्त पावतो व जेथे अपान अस्त पावतो जेथे दो उत्पन्न त्या क्या चित्तत्वा उपासना करतो योगी जानना प्राप्त होतात अशी जी दोन प्राण व अपान उत्पत्ति कर्माने आत व बाहर रथाने अभिष्ठान चित्तत्व है तैयारी आम्ही उपासना कराण व अपान या रथा आरूढ़ जे परिच्छिन्न होऊन प्राणापानांच्या रूप म्हणजे प्राण व अपानन या शक्तिरूप होते आणि जे सर्व इंद्रियांच्या शक्तीचेही शक्तिरूप आहे त्या चित्तत्वाची आम्ही उपासना करतो जे हृदयातील प्राण कुंभक रूपाने बाहेर अपान कुंभक रूपाने व त्यांचा त्याग करणे एकद्रूप रेचक रूप रूपाने विवर्त पावते त्या चित्तत्वाची आम्ही उपासना करतो प्राण व अपान यांच्या गतीचे निमित्त सत्तात्म व ज्ञानस्वरूप रूपरहित असे जे प्राणोपासनेच्या फलरूपानेही प्राप्त होणारे चित्तत्व त्याची मी उपासना करतो इंद्रियांनी विषयाजवळ जाण्याचे व विषयोपभोगाचे जे निमित्त आणि जे सर्व कारणांचेही कारण त्या चित्तत्वाची आम्ही उपासना करतो सारांश वस्तुत जे सर्व कल्पना रूप कलंकाने रहित पण अविद्यादृष्ट्या जे जीवोपाधिभूत प्राणादी सोळा कलांनी परिवेष्टीत झाल्यासारखे दिसते यथार्थ अनुभव हेच ज्याचे निरतिशय वैभव आहे व ज्याला सर्व देवांनी प्रणाम केला आहे अशा श्रेष्ठ पदाला मी शरण आहे मी त्याची उपासना करतो इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वाधे पंचवीश सर्ग श्रीराम